वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग चौसष्ट तो होऊन दिन के, केविलवानेपणे लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा तू लवकर गोदावरी नदीकडे जाऊन सीता तिकडे कमळे आणण्याकरता गेलीये का हे जाणून घे असे राम म्हटल्यावर लक्ष्मण पुन्हा रम्य गोदावरी नदीकडे चट, चट पावले टाकी गेला तेथे उताराच्या ठिकाणी शोध घेऊन तो रामाला म्हणाला उतारांच्या ठिकाणी ती मला कुठे दिसली नाही मी मोठ्याने हाका दिल्या तरी तिच्या कानी त्या गेल्या नाही क्लेशांचा नाश करणारी वैद्यही कोणत्या प्रदेशात बरी गेली असे ज्या प्रदेशात ती सुंदरी गेली असेल कळला नाही लक्ष्मणाचा शब्द ऐकून दिन शोकता राम स्वतः गोदावरी नदीकडे गेला तिच्या पाशी उभे राहून रामाने कुठे हसिता असे विचारले वध करण्यास पात्र अशा राक्षस राजाने तिला पळवून नेले असताना सुद्धा भूताने किंवा गोदावरी नदीनेही रामाला ते सांगितले नाही मग भूताने तिला त्याच्या प्रियेविषयी सांग असा आग्रह केला तरी तिने शोक करणारा राम विचारित असतानाही तिच्याविषयी सांगितले नाही रावणाचे ते रूप आणि त्या दुरात्म्याचे ते कर्म मनात आणून भ्य वाटून त्या नदीने वैदेहीविषयी काही सांगितले नाही सीतेच्या दर्शनासाठी तळमळणारा राम लक्ष्मणाला रा म्हणाला रा, सख्या ही गोदावरी काहीच उत्तर देत नाही लक्ष्मणा जनकाकडे आणि वैदेहीच्या मातेकडे तिच्या वाचून जाऊन मी त्यांना काय अप्रिय वार्ता सांगावी मी राजभ्रष्ट होऊन वनात वनातली फळे खाऊन जगत असताना जी माझा सारा शोक दूर करीत असे ती वैदेही कुठेतरी गेली मी ज्ञातीबांधवांपासून दूर झालो आणि आता वैदेहीच्या दर्शनालाही मोकलो अशा स्थितीत मी जागत राहीन आणि रात्री मला लांबच लांब होतील असे मला वाटते हिमंदाकिनी हे जनस्थान, हा प्रस्त्रवण पर्वत हे सारे मी पायाखाली घालून सीते मिळते का सीता मिळते का तर पाहतो हे मोठमोठे मृगवीर माझ्याकडे वरचेवर पाहत आहेत त्यांना काहीतरी बोलायचं आहे असे त्यांच्या खुळा माझ्या लक्षात येता त्यावरून वाटते त्यांना पाहून नरव्याघ्र राम त्यांना सद्गतीत कंठाने कुठे आहे सीता म्हणाला आणि त्यांच्याकडे पाहू लागला नरेंद्र रामाने असे विचारताच ते मृग एकदम उठून उभे राहिले आणि आकाश दाखवीत आपली तोंडे त्यांनी दक्षिणेकडे केली मैथिलीला ओढून घेऊन ती ज्या दिशेने नेली गेली, ती दिशा त्यांनी दाखवली त्या मार्गाकडे जात ते रामराजाकडे पाहू लागले ज्या रीतीने ते मृग मार्गाकडे आणि भूमीकडे पाहत होते आणि पुन्हा आवाज कढून जात होते ते सर्व लक्ष्मण पाहत होता त्यांच्या खुणेत त्यांना जे काही सांगायचे होते ते सर्व होते लक्ष्मण आर्थ स्वर्णाने ज्येष्ठ बंधूला म्हणाला तू कुठे हे सीता विचारल्यावर हे एकदम उठून जर मला भूमी आणि दक्षिणेकडची दिशा दाखवित तर ठीक आहे आपण रामा नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्य दिशेकडे जा तिचा काही मागमुस किंवा प्रत्यक्ष आर्या सीताच आपल्याला दिसते पाहू बरे आहे असे म्हणून काकूचे दक्षिण दिशेकडे निघाला लक्ष्मणाच्या मागोमाग तो श्रीमान भूमी तपाशी तपाशीत चालला एकमेकांशी ते उभयता बंधू बोलत बोलत चालले असता त्यानं वाटेवर भूमीवर फुले पडलेली दिसली भूमीवर पडलेला हा फुलांचा सडा पाहून दुखी राम लक्ष्मणाला दुखाने म्हणाला लक्ष्मणा ही येथे पडलेली फुले माझ्या ओळखीचे आहेत मी वनात वैदेहीलाही दिली होती आणि तिने ते केसात खोवले होते सूर्य वायू यशस्वी पृथ्वी माझे प्रिय करण्याकरता रक्षण करीत असावे पुरुष श्रेष्ठ लक्ष्मणा पर्वताला म्हणाला हे पर्वत कोणी सर्वांगसुंदरी रमणीय स्त्री या रम्य वन्य प्रदेशात मला सोडून आलेली तुझ्या पाहण्यात आली का मग क्रुद्ध होऊन सिंहने क्षुद्र हरिणाला बोलावेत असा तो त्या पर्वताला म्हणाला पर्वता त्या गौरांगीला मला दाखव नाही तर तुझी सर्व शिखरे मी उडून लावली रामाने मैथिली विषयी असे पर्वताला विचारले जणू तो सीता दाखविल असे त्याला वाटले पण त्याने ती राघवाला दाखवली नाही तेव्हा दाशरती राम त्या पर्वताला म्हणाला माझ्या बाणांच्या आगीने जळून तू राख होऊन जाशील कोणी तुझा वापर करणार का नाही कारण तुझ्यावर गवत नाहीतर लक्ष्मणा चंद्रवतन सीता कुठे नसेल तर या नदीलाच आता मी शुष्क करून टाकतो असा कृत राम जणू दृष्टीने नाश करून टाकीत असल्याप्रमाणे पाहत असता त्याला भूमीवर राक्षसाचे मोठे पाऊल उमटलेले दिसले तसेच भीतीग्रस्त होऊन रामाची इच्छा धरून इकडे तिकडे धावणाऱ्या आणि राक्षसाने पाठलाची पावलेही दिसली सीतेची आणि राक्षसाची ती पावले आणि मोडलेले भाता आणि पुष्कळ रामाचे मन गडबडून गेले आणि तो प्रिय भ्राताला म्हणाला लक्ष्मणा हे पहा वैदहीचे सोन्याचे मणी विस्कडलेले आहेत हे तिच्या अलंकारातलेच आहेत या पहा अनेक माळात तापलेल्या सोन्याच्या थेंबा सारख्या रक्तबिंदुनी लक्ष्मणा हा भूभाग कसा सगळीकडे झाकला गेलाय पहा मला वाटते लक्ष्मणा इच्छेला येईल ते रूप घेणाऱ्या राक्षसाने वैद्यही ते तोडून तोडून तुकडे केले असले पाहिजे किंवा तिला खाऊन टाकले असले पाहिजे सीतेच्या निमित्ताने दोन राक्षसात भांडण होऊन त्या दोघांचे लक्ष्मणा येथे भयंकर युद्ध लागले असले पाहिजे मोती आणि रत्नजडी हे धरणेर पडलेले कोणाचे बर मोडलेले धनुष्य असेल वत्सा उगवते सूर्यासारखे चमकणारे आणि कवच कुणाचे शंभर सळ्यांचे हे ले ले कुणा छत्र कुणाचे सौम्या भूमीवर हा दंड कुणाचा मोडून पाडण्यात आलाय आणि छातीवर सोन्याचे आच्छादने घातलेले हे पिशाचे मुखी भल्या मोठ्या शरीराचे आणि भयंकर दिसणारे खेचर रणात कुणाचे बरे मारले गेले हा पेट त्या अग्निसारखा दिसणारा तेजस्वी रणध्वज कुणाचा हा सोडून दिलेला आणि मोडून पडलेला युद्धात वापरण्याचा रथ कुणाचा रथाचा कण्याचे इतके लांब आणि सोन्याने मढवलेले हे भयंकर दिसणारे बाण पसरून पडलेले कुणे मारले असावेच बाणाने भरलेले हे दोन भाते मोडून पडलेले लक्ष्मणा पहा हाती चाबूक लगाम घेतलेला हा सारथी कुणाचा मारला गेलाय कोणातरी राक्षस पुरुषाचा उगवले वैद्य ही गरीब बिचारे पळवून नेली गेली मेली किंवा भक्षण केली गेली सीतेला त्या महावनातून हरण करून नेताना धर्माने तिचे रक्षण केले नाही लक्ष्मणा सीतेला खाऊन टाकताना किंवा ओढून घेऊन जाताना सौम्या कोण समर्थ देवता या लोक माझे प्रिय करू शकल्या लोकांचा पालन करता शूर असला दुःख जाणणारा असला तरी लक्ष्मणा अज्ञानामुळे सर्व भूते त्याच्याकडे दुर्लक्ष करणारच मी मऊ लोकहितात लक्ष घालणारा इंद्रियांचे दमन करणारा दुःख जाणणारा असा असल्यामुळे श्रेष्ठ देव मला निर्वी समजतात माझ्याकडे आल्यामुळे गुण हि लक्ष्मणा दोषरूपच झाला पाहना पण या क्षणीत सर्व भूताना आणि राक्षसांना नाहीसे करण्याकरता जसा चंद्राचे तेज हरण करून महान सूर्य वर येतो तसे सर्व गुणांना आवरून घेऊन माझे तेज प्रकटेल यक्ष गंधर्व पिशाच राक्षस किन्नर किंवा मनुष्य कोणी असोत कुणालाही यापुढे लक्ष्मणा स्वस्थता मिळणार नाही माझ्या अस्त्रांनी आणि बाणानी सारे आकाश भरून जाईल पहा त्रैलोक्यात शिखरांचा तुथडा करीन जलाशयांचे शोषण करीन झाडे झुडपे लता उद्ध्वस्त करून टाकून सागराचा नाश करैलोक्य मी विनाशाशी जोडीन त्रैलोक्याचे प्रभुत्व करणारे देव माझी सीता जर सुखरूप मला परत न देतील तर आत्ताच लक्ष्मणा त्याने माझा विक्रम काय आहे ते दिसेल लक्ष्मणा वर स्वर्गाकडे स्वर्गाकडे एकही प्राणी जाणार नाही आज अमर्यादपणे जग उलथेपालते झालेली तुफा पूर्ण ओढलेल्या धनुष्याला लावलेल्या आणि जीवलोकात कोणालाही आवडता न येणाऱ्या बाणाने मी हे जग मैथिलीच्या निमित्ताने एकही पिशाचे व राक्षस राहणार नाही असे करीन मी रागाने लावून सोडलेल्या माझ्या दूरगामी बाणांचे बळ काय आहे ते देव आज पाहतील माझ्या क्रोधाने त्रैलोक्याचा नाश होत असताना देव दैत्य पिशाच्य आणि राक्षस कोणीही जिवंत राहणार नाही देव दानव यक्ष आणि राक्षस असे जे कोणी लोक असतील ते माझ्या एकामुकून जाणाऱ्या बाणांच्या प्रवाहाने तुकडे तुकडे होऊन मोठ्या संख्येने खाली पडतील माझ्या बाणाने आज हे लोक मी उलथे पालथे करेन मैथिलीला पळवून नेलेले असो कि मारलेले असो माझ्या देवता जशी माझी प्रिया वैदेही पूर्वी होती तशी जर न देतील तर चराचरासह साऱ्या त्रैलोक्याचा मी नाश कर तिचे दर्शन होईपर्यंत बाणाने मी ताप देत राहीन असे म्हणून क्रोधाने लालडोळे झालेल्या दो आणि दोन्ही ओट ठरथरत असलेल्या रामाने अंगावरचे वलकर कातडे घट्ट करून जटाभार बांधला क्रुद्ध झालेला धीमान राम असा सज्ज होताना पूर्वी त्रिपुरासुराला रुद्राच्या रूपासारखे घट्ट त्याने विषारी सर्फासारखा भयंकर आणि प्रज्वलित बाण हाती घेतला शत्रूला नामोहरम करणाऱ्या श्रीमान रामाने तो धनुष्याला लावला आणि प्रळयाग्निसारखा क्रुद्ध होऊन तो म्हणाला लक्ष्मणा जशी जरा मृत्यू किंवा ठरलेले दैव सर्व भूतांच्या बाबतीत अनिवार्य असते तसा मी क्रोधाने भरून गेलेला निशय अनिवार्य आहे पूर्वीसारखी सुंदर दात असलेली नावे न ठेवता येणाऱ्या रूपाची मैथिली सीता जर मला आज कोणी न दाखवतील तर देव गंधर्व मनुष्य सर्प यांच्या सकट पर्वतासह हे जग मी उलटवून टाकतो अरण्यकांडाचा चौसष्टावा सर्व समाप्त